पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत तोशी आणि पांडुरंगराम चंद्र ढांडेरे वाचक मिलिंद अव्हाणकर तंत्र पात्रे अपरिक्षित एका गावात मंथरक नावाचा एक कोष्टी रास होता एकदा तो काम करीत असता त्याचा माग मोडून गेला तेव्हा तो लाकडे आणायला कुढाड घेऊन रानात गेला समुद्रकाठाने हिंडत तो एका शिशवीच्या झाडापाशी आला ते झाड पाहून तो मनात म्हणाला हे खूप मोठे झाड दिसते हे काकून तोडून नेले तर माग करण्याकरिता आपल्याला खूप लाकडे मिळतील असा विचार करून त्याने घाव ढाव घालण्याकरिता उचलली त्या झाडावर एक होती, ती त्याला म्हणाली मी या झाडावर सुखाने राहत आहे येथे समुद्रावरून चांगला गार वारा येतो हे झाड तू तोडू नकोस मग मी काय करू गोष्टी म्हणाला लाकडाशिवाय मी माग कसा तयार करू नाहीतर माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल तेव्हा तू लवकर दुसऱ्या ठिकाणी जा मी हे झाड तोडतो अप्सरा म्हणाली अरे मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे तुला पाहिजे ते माग पण हे झाड तोडू नको तर मग मी घरी जाऊन बायको आणि तुझ्याकडे मागतो गोष्टी म्हणाला अक्षरेने त्याला मान्यता दिल्यावर गोष्टी आनंदाने घरी निघाला गावात शिरल्याबरोबर त्याचा मित्र असलेला एक ढावी त्याला म्हणाला त्याला सर्व हकीकत सांगून गोष्टी म्हणाला मग सांग मी त्या अक्षरेकडे काय मागू न्हावी म्हणाला मित्रा असे जर आहे तर तू एक राज्यच मागून घे तू राजा हो मी तुझा प्रधान होईन। आपण राजा दानेश्वर असला की त्याची कीर्ती सर्वत्र आणि स्वर्गातील देवही त्याचा मत्सर करू लागतात ठीक आहे गोष्टी म्हणाला तरी पण मी माझ्या बायकोलाही विचारून येतो न्हावी म्हणाला स्त्रियांना सल्ला मजलत विचारू नये असे शास्त्र आहे कारण त्यांची बुद्धी कोती असते स्त्रियांना प्रेमाने जेवणखाण दागदागिने वस्त्र द्यावी पण त्यांच्याशी सल्ला मसलत करू नये किंवा अल्पवयीन मुले हीच नाश पावते असे शुक्राचार्य म्हणतात जोपर्यंत पुरुष बायकांच्या सांगण्याप्रमाणे वागत नाही तोपर्यंत तो समाधानी असतो आणि मोठ्या माणसांचा मान ठेवतो स्त्रियां फक्त आपल्याला सुख कसे होईल एवढेच पाहतात स्वतःच्या सुखापुढे त्यांना आपल्या प्रियकराची अगर मुलाची ही असते कोष्टी म्हणाला तरी सुद्धा मी तिला विचारतो माझी बायको खरी पतीव्रता आहे तिला विचारल्याशिवाय मी कुठलेही काम करीत नाही असे त्याला सांगून कोष्टी लवकर घरी गेला आणि आपल्या बायकोला मनाला प्रिय मला एक आपसरा प्रसन्न झाली आहे मी मागेन ते ती मला देईल तेव्हा तुला विचारण्याकरिता मी आलो आहे सांग मी काय मागू एक न्हावी माझा मित्र आहे तो म्हणतो राज्य मागून घे न्हाव्याला काय कळते त्याची बायको म्हणाली त्याचे ऐकून भाट चारण स्तुतिपाठ, लहान मुल आणि न्हावी यांची मसलत शहाण यांनी ऐकू राज्याचा राज्याच्या कटकटी काय थोड्या असतात राजा होण्यास राजाला अभिषेक झाला की लगेच संकटांना सुरुवात होते राज्याभिषेकाच्या पाण्याबरोबरच राजाच्या टोप्यावर संकटही पडतात राज्याकरिता राज्या रामाला वनवासाला जावे लागले पांडवांनाही वनात जावे लागले यादवांचा संवाद झाला आणि नला राज्यभ्रष्ट ला व्हावे लागले राज्यामुळे कोणाला सुख लागले आहे भाऊ मुलगे आणि इतर नातेवाईक राज्य लोभाकरिता राजा करतात तेव्हा राज्यापासून नेहमी दूर राहावे खरे आहे तुम्हा तोच ते गोष्टी म्हणाला मग सांग मी काय मागूते ती म्हणाली रोज तुम्ही एका एक मागावर एकच वर्सर काढू शकता त्याचे सर्व पैसे संसारातच संपून जातात तेव्हा तुम्ही आणखी दोन हात व एक डोपी मागून घ्या म्हणजे एक पाठीमागे व एक पुढे अशी दोन मागावर दोन वस्त्र विणता येतील एका वस्त्रावर संसार सारेल दुसऱ्याचे पैसे शिल्लक करातील, त्यातून विशेष काही करता येईल आपल्याला सुखाने राहता येईल आणि लोकांमध्ये मान मान्यता मिळेल शाबास, चांगला सल्ला दिलास गोष्टी आनंदाने म्हणाला तू सांगितलेस तसेच करतो असे म्हणून तो परत आपसरेकडे गेला व तिला म्हणाला मी मागितलेले तू मला देणार असशील मला आणखी दोन हात व एक टोपे दे त्याबरोबर त्याला नवीन एक डोके व दोन हात फुटले व तो आनंदाने घरी जायला आणि घरा वाटेत त्याला पाहिल्यावर हा कोणी राक्षस आहे असे वाटून काठ्यांनी आणि दगडांनी ठेवून सर्व लोकांनी त्याला ठार मारून टाकले गोष्ट संपून चक्रधर म्हणाला म्हणून म्हणतो की ज्याला स्वतःची अक्कल नाही आणि मित्रांनी सांगितलेले जो ऐकत नाही त्याचा मंथरत कोष्टाप्रमाणे नाश होतो लोभाच्या पाठीमागे लागले की कुठल्याही मनुष्याचे हसे होते जो अशक्य कोटीतील मनोराज्यात दंग होतो मे बापा प्रमाण स्तुति होते सुवर्ण हे मनाला चक्रधर मनाला आई